<laughs> अर्थात ग्रंथ परिहार ग्रंथा थोरवी तो ठीक है परंथ परिहार ग्रंथ लिखना चाहिए संग्रंथा च अंतिम फल जो कहीं तर जीवनमुक्त स्थिती प्राप्त होणं देह तादात्म्य प्राप्त होणं हे या ग्रंथाचं मुख्य प्रयोजन आहे आणि हे प्रयोजन प्राप्त होण्यासाठी हे अनुभवामृत आहे प्रत्येकाच्या हृदयामध्ये त्याच वास्तव्य आहेच आहे प्रत्येकाच्या हृदय हृदयामध्ये सदरूपाने आनंद रूपाने अद्वय रूपाने जे साक्षात आहे म्हणजे ज्याच्या ज्ञा वृत्ति इत्यादि संबंध नहीं जो साक्षी रूप से स्वरूप है अशा प्रकार अनुभ हर एक हृदय श्री गुरु कृपे की वत्या प्रयत् आवश्यकता है दृष्टान ज्ञानेश्वर महाराज का संग अंगी असलेल्या श्री गुरुकृपेची आणि स्वतःच्या प्रयत्नाची आवश्यकता हे दोन शब्द दादानी तिथे श्री गुरुकृपेचा उल्लेख केलेला आहे खालच्या टीकेमध्ये तेव्हा गुरुकृपा आणि आपला स्वतःचा प्रयत्न ज्याला प्रयत्नांतर असं म्हणता येईल याची आवश्यकता आहे प्रयत्नांतराची आवश्यकता म्हणजे तुम्ही आहात तिथे आहातच जस मागे आपल्याला सांगितलं होतं की दुधामध्ये सर्व गोष्टी आहेतच पण त्या प्राप्त व्हाव्यात विशेष रूपाने असं जर आपल्याला वाटत असेल तर जी गोष्ट आहे मग मात्र प्रयत्नांतराची आवश्यक आवश्यकता आहे आणि ते प्रयत्नांतर करायचं म्हणजे तरी काय की आपल्या बुद्धीला आपल्या हृदयाला विकाने विकसित कर दृष्टता ने हो, संग्रंथा च परम प्रयोजन अवंतर प्रयोजन महाराज इतक संगनाया ग्रंथा या अनुभवामृताची मी हे अनुभवामृत सहज की आर्थ जिज्ञा संपन्न लोग बरेच भेद है प्रकार ज्ञानेश्वर महाराज संगठन भेद फरक दिसत असले तरी हे योग्यता भेद अनुभवामृताच्या प्राप्तीच्या पूर्वीचे अनुभवामृत प्राप्त नाही त्याच्यामधले हे प्रकार अनुभवामृताची प्राप्ती होईल त्यांचं अमृत स्वरूप असलेलं साक्षी स्वरूप ब्रम्हरूप असलेला आत्मा अविष्कृत होईल त्यावेळी हे सर्वच्या सर्व भेद मावळलेले असतील असं ज्ञानेश्वर महाराज या ओभीने आपल्याला सांगतात या मेजवानीचा स्वाद मृता जो स्वाद घाप्त हो तो कृतार्थ हो जर गोष्ट प्राप्त, आए, तो तो प्राप्त नहीं तो मैं संगता जो पर्यत य अनुभव अमृता की प्राप्ति जो पर्यत य अन्मृता का स्वाद घोपर्यंत हा मुक्त है हा मुक्ष है है, है, पामर जो पर्यत यह अनुभ अमृता की प्राप्ति या बोधाला मनुष्य प्राप्त नहीं तो भेद ज्यादा ज्यादा अमृता की प्राप्ति होता है प्रत्यन पीता ही भेद शिल्लक शिलकृष्टी हादसा संतुष्ट अमृता स्वादा ने जो प्रमता है तो स्वतः ब्रह्मरूप्रमेया प्रती को ही प्रकार का भेद शिलक रह उलट भेद प्रती न होता सर्वत्र ब्रह्म भावाची होते मागे एक दोन आ जो पर्यत अपने सदगुरू की कृपाही सदगुरु कृपाता अपने प्राप्ति तो पर्यतना म्हणजे याचं सेवन आपण जोपर्यंत केलं नाही याचा आस्वाद जोपर्यंत आपण घेतला नाही तोपर्यंत हा बद्ध आहे हा मुक्त आहे पण या, मुमुक, या अनुभवामृताच्या स्वादाने श्री गुरु कृपेने व आता आपल्याला सांगितल्याप्रमाणे हार्दिक विकासाचा आपला प्रयत्न केल्याने अर्थात त्या प्रयत्नाचा काहीसा खुलासा पुढे मौलीने केलेला आहे तेव्हा या स्वतःच्या प्रयत्नाने सद्गुरूंच्या कृपेने जर अनुभवमृताचा आपल्याला स्वाद घेता आला तर त्यावेळी ज्ञान तत्ज्ञान येषांनाचित महात्मन तेशा आदित्य व ज्ञान प्रकाशयची तत्परम ज्याच स्वरूपाला प्रकाशित करमेश्वर स्वरूप हो दोन चार अशा महत्वाची आपण ज्या भेदांत चिंतन केल्यापूर्वी तो तर भेद सदा का मावळतोच पण इथे भेद हा एक सामान्य मुखाने प्रवृत्त झालेला शब्द तो आता असलेल्या बद्ध मुक्त मुख यांचा पण सूचक आहे असा आपण लक्षात घ्या अभिव्यक्त होते मनुष्यापुरुषा की ईश्वर जस आकर एक मानी ले जारी चित्त मी स्वभाव आधी जी है तो मी है ज्ञान, पसंत जे आसा त्याला जेवड़े भेद? ज्ञात भेदे सगले भेद आता चालो प्रस्तुत ओबीला धरव बोला तो बद्ध मुक्त भेद है सगले सपुष्टा प्रती जैसी पूर्व दिशे चार आवळी उदया येता ते सूर्य दिवाळी की एरी ही दिशात काळी काळी मान आहे हा दृष्टांत देऊन ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हा दिवाळीचा जो सण आहे हा दिवाळीचा सण सूर्य ज्यावेळी पूर्व दिशेला उदयाला येतो त्यावेळी उदयाला येतो तेव्हा खरोखरीच पूर्व दिशेलाच उदयाला येतो किंवा ज्या दिशेला तो उदयाला येतो त्या दिशेला पूर्व दिशा म्हणतात काय तुम्हाला यापैकी समजायचं ते समजा पण ज्यावेळी तो तिथे उदयाला येतो तर परिणाम काय होतो की पूर्व दिशेला सूर्य उदयाला आल्यामुळे तिथेही दिवाळ सणाची सुरुवात झालेली आहे पण हा दिवाळीचा सण अन्य दिशे दिशेला असं घडत नाही तर ज्ञानेश्वरची दिवाळी पूर्व दिशेच्या दिसून येत असली तरी अन्यत्र मात्र काळोख असतो असं म्हणायचं कारण नाही उलटी ही दिशा ती च काळी काळीमान आहे त्याच काळामध्ये अन्य दिशांचाही काळोख आणि नष्ट होतो जिकडे तिकडे प्रकाशाची दिवाळीत सूर्य करीत असतो हे त्याप्रमाणेचा जो आविष्कार व्हायचा म्हणजे जीव ब्रह्मैक्य ज्ञान किंवा अभिव्यक्त व्हायची तेच अनुभवामृत किंवा अनुभवती स्वरूप असलेले हे अमृत ब्रह्म अमर ब्रह्म कुटसित्य ब्रह्म ज्यावेळी आविष्कृत होईल त्यावेळी तुमच्या अंतर्कर्ण वृत्ती रूपी पोटात उदयाला येईल त्या अंतर्कर्ण वृत्तीत उदयाला येईल म्हणजे पूर्व दिशेला उदयाला आलेल्या ज्ञानाचा परिणाम असा होतो तो तर ब्रम्हरूप होतोच प्रमातात्र ब्रम्हूपतीला पावतोच अंतस्करणात या ज्ञानाचा उदय झाल्या कारणाने तो कृतार्थ झाला ही गोष्ट खरी पण त्याचा परिणाम असा कि तो ज्यावेळी बाह्य पदार्थांच्या कडे पाहत असतो त्यावेळी त्या अंतर्कर्णवृत्तीत उदयाला आलेल्या बोधाची परिणती सर्वित्रपार बोध सागरामध्ये होत असते आणि त्याला संपूर्ण जगामध्ये केवळ परमात्माच प्रतीला येतो भेदाची अशी त्याला मुळी ही येत नाही भेद त्याच्या सदाचा संपलेला असतो उलट महाराजांच्या शब्दात बोलायच झालं तर भेदू कैसा क्रि शिक त्याला भेद प्रतीला येईलच तसामुळे कारण त्याचा स्वतः प्रमाता ब्रम्ह झाल्या ना म्हणून प्रारंभी सांगितलं होतं आपल्याला एकदा की मनुष्याने जगाच्या आणि निवृत्तीच्या भानगडीत पडू नये प्रमातृत्वाध्यास कसा निवृत्त होईल याचा माणसाने प्रयत्न करावा कारण प्रमेयामध्ये कोणत्या प्रकारचा दोष नाही कारण प्रमेय हे निर्दुष्ट स्वरूपाचा आहे ब्रम्ह अत्यंत विशुद्ध स्वरूपाचा असल्याकारणाने अविद्या आधी मलरहित असल्या कारणाने व त्याच्या ठिकाणी प्रत्यक्ष योग्यता म्हणण्यापेक्षा सुद्धा ते प्रत्यक्ष रूप असल्याकारणाने विषयगत प्रत्यक्षाची चिंता करण्याचं कारण आहे बार ज्यादा प्रमाणा द्वारा प्रवृत्त प्रमाण किटी अभिव्यक्त होना महावाक्य रूप प्रमाण प्रकार का दोष प्रमे दोष नहीं प्रमाण मे दोष नहीं आता राहत रात प्रमाण जो पर्यत दोष है तो तोपर्यंत आपल्याला ही प्रतिती येणार नाही म्हणून माणसाने परमातृत्व दोषाच्या निवृत्तीचा प्रयत्न करावा प्रमातृत्व दोष एकदा निवृत्त झाला प्रमाताता काय एकदा ब्रम्हूप झाला किंवा प्रमेयाची त्याला ब्रम्हियामध्ये वेगळा प्रयत्न करण्याची गरज नाही प्रमाता ब्रम्ह कसा होईल इतकाच मनुष्याने प्रयत्न करायचा असतो मनुष्याच्या प्रयत्नाची बाजू एवढीच आहे की त्याने स्वतः आपल्या प्रमातृत्वाध्यासाचा बाध करावा किंवा तात्यांच्या शब्दात बोलायच झालं तर याला शास्त्रामध्ये बाध समान अधिकरण म्हणतात किंवा माझं कुटस्थ हे सदाच ब्रम्हूप असा निर्धार करणं याला मुख्य समान अधिकरण म्हणतात या दोन्ही रीतीने त्याने चिंतन करून आपल्या प्रमातृत्वाध्यासाचा बाध करावा हेच मनुष्याच्या प्रयत्नाच्या अधीन आहे इतका मनुष्याने प्रयत्न करावा हे काल सांगितलेल्या दोन दृष्टांनी सांगितलं यासाठी आणि गुरुंची कृपा हवी आहे हा त्याचा मुक्त मुख बारेद असतात असे अधिकार भेद आहेत म्हणजे ज्या का असू शकतात भूमी आहे म्हणजे ज्या कामृतनुभवाचा स्वादी मुक्तों मुक्तों। होता। सर्व विश्व तो प्राप्त असून येईल त्याच्या दृष्टीने या जगामध्ये भेद असा शिल्लक राहणारच नाही महाराजांनी कसं लिहिलंय की ज्ञानेश्वर महाराजांच्या अवतारामध्ये काय विशेष कार्य घडलं लोक दे ज्ञान <सवग> जगित <सव�> हिथं नेहणत कोणी हि तर शब्दाचा अर्थ नसतं सामान्य व्यावहारिक हित निधे हित दोनच प्रकार भगवत चिंतन एक हित आहे आणि ब्रह्म हे एक हित आहे दोनच हितांची आवश्यकता हित ते करावे देवाचे चिंतन नाही तर सर्व भूत हिते रथा सर्व भूतांचं असलेलं जे ब्रह्म त्या ब्रह्म स्वरूपाच्या ठिकाणी जो सदा रममाण असतो त्याला म्हणायचं सर्व भूत लोक सर्व भोवत ही लोकांची लग्न लावून देतो करून देतो काय आणखी अन्नदान करतो फार तर एवढ्या मृत जातात ह्याच्यापेक्षा पुढे जायला तयार नाही त्यातला मूळ अर्थ हा आहे की हे ते आहे की तो मनुष्य ब्रह्मरूप झाला पाहिजे ते ब्रह्मरूपतेला कोणी ओळखत नव्हतो ब्रह्मस्थितीला म्हणून हि तर नेहतही अवतार पांडुरंग नाम ठेवेले ज्ञानी पुढे महाराजांचं वर्णन करताना असं म्हटलेलं आहे की प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मजी के संपूर्ण विश्वाला ब्रम्ह करण ह्याचा अर्थ ब्रह्म विश्वाची विश्व म्हणून प्रती येण्याऐवजी त्या ज्ञानीपुरुषाला संपूर्ण विश्वाची प्रती हा त्यातला अर्थ आहे त्याच्या दृष्टीने विश्व नावाचा त्या संपूर्ण जगताला पाहत असतो असा त्याचा अर्थ आहे म्हणून त्याच्या प्रतीत हा बद्ध आहे हा मुक्त आहे हा मुमोक्ष अशी भेदाची प्रतितीच येत <laughs> ज्या प्रमाणे आणि सांगतो तुम्हाला कि ही जी गोष्ट आहे ही एका स्वमहिमेत राहणाऱ्या पुरुषाची स्थिती सांगितली दयेनं परत प्रारब्धाने तो उपदेशामध्ये प्रवृत्त होऊ शकतो स्वतःला असेल तर त्याच्याकडून कोणाचा उद्धव खरे पण स्वतःला विथानाला विथान येतो विथान परत प्रार्धाने उपदेशामध्ये प्रवृत्त होतो किंवा चितिर जर असेल तर त्याच्याकडून उद्धार होतो किंवा आशांची देव योजना करतो त्याला आपण चिंता करायचं कारण नाही आपण हा आपला विषय नाही आपला विषय नाही हा आपला एवढाच विषय आहे की आपण पदार्थ आपण कृतार्थ व्हावं एवढं प्रत्येक असं जर प्रत्येकाला वाटू लागलं किंवा एखाद्याला वाटत असलं तर त्याचा मी निषेध करू शकत माझ्या म्हणण्यानं तो थांबणार नाही विषय थांबत नाही पामर थांबत नाही तर हा कसा माझ्या म्हणण्यानं थांबेल हो मी कोण त्याला थांबणार पण माझ्या प्रमातृत्वाचा मी बाध केलाय का एवढं त्यांनी बघायचं असं प्रत्येक जण म्हणायला लागला की मी जगाच्या उद्धारासाठी आलोय मी देवाचा प्रेषित आहे अवश्य कर माझं काय बिदल असलं असं माझं काही म्हणणं नाही तो देवाचा प्रेषित अस नाही देवाचा बाळ अस मला काही म्हणायचं नाही हो म्हणजे दोन पंथ आहेत म्हणून त्यांचा आम्ही उल्लेख केला कोणी देवाचं बाळ म्हणून जगाला उपदेश करायला प्रवृत्त झाले आणि काही लोक मी देवाचा प्रेषित आहे म्हणून सांगायला प्रवृत्त झालेत कुणी असं आमचं काय त्याच्याबद्दल म्हणणं तुकाराम महाराज म्हणतात म्हणून तुम्ही म्हणायला लागला तर मी तुमचा निषेध करतो अशाच लगा नाही पण तुकाराम महाराज निराळे आणि आपण निराळे एवढं असावं निदान मुख सूच आहे त्यांना वेद तिथे बंधन करू शकणार त्यात मी कोण बंधन करणार आहे तुकाराम महाराज म्हणाले ते बरोबर आहे तुकार म्हणे मुाडी निरोपा मार्ग हा सोपा किंवा मार्ग आहे सोपा सुखरूप ती गोष्ट निराळे असं प्रत्येकाने समजायला लागलं तर मोठी अवघड गोष्ट होईल कोण खरा कोण खोटा हे कळणार नाही असेल तसं बोल त्याच्या काय करू नयेच गाठ पडत असते त्याला मी तरी काय करणार एक आपले इथले आमदार पुष्कळ इतिहास आहे त्याचा सगळं संपल्यानंतर सगळ्यांचं बोलणं झाल्यानंतर ते समारोपाचं बोलणं बोलायला उभं राहिले तो काय मोठा आवड झाला सगळ्या संप्रदायाला तो दोष द्यायला लागला सगळं संपल्यानंतर सगळी मंडळी बसली होती दूध वगैरे काही लोकांना देत होते तोपर्यंत तो तो त्या बैठकीतच येऊन ते नमस्कार आले आणि म्हणाले महाराज आवडलं का सगळं मी त्यांना सांगितलं मला यात एकही अक्षर आवडलं नाही आपले घरचे आमदार आहे त्याला काय ते जे बोलले हे चुकीत आहे काही लोकांचा नामोल्लेख करून या वारकरी संप्रदायामध्ये यांनी बाजार मांडलाय असं जे त्याचं म्हणणं होतं मी नाव सांगितले धडधडीत ते सगळं ठीक आहे पण तुमचं दोन प्रकारचं दुर्दैव आहे एक पहिलं दुर्दैव आहे ज्यांची तुम्ही नाव उल्लेख केली त्या माणसांची तुम्हाला गाठ पडले पहिलं दुर्दैव आहे ते खरी वारकरी आहे नाहीतच उगीच काही सोंग घेतलं म्हणून काय वारकरी का शकतो एक हाडाचे वार, वारकरी वारकरी नाहीत आणि दुसरी गोष्ट या आळंदी क्षेत्रामध्ये दादांच्या सारखे थोर पुरुष झाले दोघांच्या सारखे थोर पुरुष झाले झाली त्यांची जडण घडण घडली ती माणसं इथे तयार होऊन अशा माणसांच तुला दर्शन घडलं नाही हे दुसरं दुर्दैवाचे म्हणून तुझ्या मुखात नाही असं विष बाहेर पडलं <coughs> थोडक्यात सांगायचं म्हणजे सारांश <coughs> प्रत्येकाला जर असं वाटायला लागलं तर त्याला मी तरी काय करू शकतो <coughs> खुशाल वाटावं त्यांनी करावं आमचं काही म्हणणं नाही ज्यांचं कर्म त्याच्यामध्ये गुंतलं असेल त्यांचे त्यांचे त्यांच्या सुदैवानं त्यांच्या त्यांच्या सुद्धा त्यांची त्यांची गाठ पडेल त्याला मी तरी काय करू ईश्वराशी यो योजना ठेवतो की त्यांची त्यांची गाठ पडते पूर्व त्याला काय आपण करू शकतो तुम्ही कितीही प्रयत्न करा स्वकर्मसूत्रे ग्रसितो हे लोक आहात अशा प्रकारे यातही आपल्याला दिसून येत असं अदृश्य कधी कधी उदया माणसाच येतं म्हणण्याचा <laughs> उदया आमचा तळ्यातला गणपती दादा जेव्हा या आपल्या स्वामीना विचारसागर सांगायला गेले तेव्हा त्याच तिथे बसून सांगत असत त्या गणपतीची तिथे तेव्हा गण ते विचारसागर सांगायचं म्हणजे तिथनं त्या चिखलातनं वगैरे देऊन सांगत असत आणि तिथे कोण यादी चिठ पाक्रून सुद्धा येत ना जागा म्हणजे तळ्यातला गणपती त्याच भाग्य आदृष्ट असं उदयाला आलंय कि तिथे सारं गाव रोज यात्रा तिथे भरते आणि हजारो रुपये मिळतात त्याला काय सजवलं काय मंदिर काय सुंदर केले तर विचारू नका का तर त्या जागेचा पांग फेटला त्या गणपतीचा पांग फेटला काय गणपतीचा इतके दिवसात पांग फेटला नाही पण आता पांग फेटला म्हणजे गणपतीचा अदृष्ट उदयाला जर आदृष्ट जीवाचं आदृष्ट उदयाला सरळ त्याच्यात काय सांगायचं काय म्हणून सौदेबाजी करणाऱ्या लोकांची आता रेलचिल झाली हे कलियुगाचं वैभव आहे त्यात मी काही करू शकत तर कोणी करीत असलं तर त्यांनी करावं चिकीरुष हो लोकसंग्रम आणि तो मीच असं जर तो म्हणत असलं तर मी काय त्याला करू शकतो मी काय करू शकत पण एक ईश्वर अशी खरोखरीच काही माणसांची योजना करीत असतो की जे अधिकारी स्वरूपाचे आहेत ते उद्धारासाठी येतात त्यांच्याकडून उद्धार होतो त्याची व्यवस्था देवांनी केली आहे कारण त्याला ही सगळी व्यवस्था चालवायची आहे लग्नास काय त्याला ही सगळी व्यवस्था चालवायची आहे म्हणून त्याची गोष्ट निराय आपण आता जे सांगतो अशा भेद प्रतितीमध्ये येतो म्हणून तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती मागे पुन्हा सांगतो इतरांच्या बाबत मला काही सांगायचं नाही म्हणजे मला सांगता येत नाही असं जरी माझे काही करणार मला सांगायचं नाही एवढं करते ज्या अवस्थेचे आपण आता वर्णन करतो त्या अनुभवामुला पावलेले देह दादात्म्य रित ब्रह्मस्थितीला पावलेले हे महात्मे होते हे खरोखरीच आपल्या महिमेमध्ये बसले असते तर बसू शकल्या म्हणजे बस बसले आहेत बसू शकतात मला त्याचा पूर्ण अनुभव आहे तुम्हाला शंका असली तर तुम्ही कुशाला शंका घ्या मला शंका नाही त्याच्याबद्दल जी ही स्थिती आपण वर्णन करतो स्थितीत सतत राहतात बाहेर प्रवृत्तीत कधी आलीच नाही ताड्याच्या बाहेर आले नाही हे सगळ्यात जगाला ठोके पण वृत्ती मग बोला की अशा वृत्तीमध्ये राहणार आहे पण त्यांना आम्ही बद्ध काय मुक्षो जसे होतो ते तसे त्यांना प्रतीला आलो आणि त्या आमच्या सारख्याला त्याने उपदेश करायला त्यांची प्रवृत्ती झाली यात आम्हाला ते आत्मस्थितीवर आले कने खाली बघा एवढं ब्रम्हज्ञान समोर पुन्हा वृत्तीवरच का नाही असं आमच्या मनात कधी आलं नाही उलट आम्हाला असं आजपर्यंत अगदी आमच्या या शरीराची हाडं नदीत इंद्रणीत पडसतो पर्यंत आम्हाला असं वाटणार आहे की काय आपण असं पुण्य अपार केला असेल की या पुण्यामुळे आपल्या स्वस्वरूप स्थितीत राहणारा महात्मा आपल्याला उपदेश करायला प्रवृत्त झाला वृत्तीवर येणे ही ज्याला कठीण होत तो महात्मा आपल्याला ग्रंथ सांगायला प्रवृत्त झाला हे आपलं भाग्य आहे असंच आम्हाला वाटत आलेलं आहे आत्ता वाटत असेवट पर्यंत वाटेल त्याच्यात काही संधी हो आता एखाद्याला असं जर बघत असलं तर त्याला मी काही करू शकत पण ही गोष्ट खरे की मुक्त असतात या अवस्थेला पोहोचलेल्या असतात त्यांच्या दृष्टीने परत प्रारब्धाने ते आपल्या वृत्तीवर येऊन बोलू शकतात बोलतात उपदेश करतात आणि त्याच परंपरेनं आपल्यापर्यंत हे ज्ञान आले असतात अशा मंडळींची यादी आपल्या स्वामींचं उदाहरण असत आहे दक्षिणामूर्तींना खरोखरी मृत्यूवर येण्याचं काही कारण नव्हतं ते हनुमान घाटावर राहतच काय ते राहत असत हनुमान घाटावर म्हणजे त्यांना खरोखरी त्याचा संबंध नव्हता त्या महात्म्याने दादांच्या साठी तत्वज्ञान प्रतिपादन करावं किंवा दादांनी स्वतः वृत्तीवर येऊन प्रतिपादन करावं नाहीतर दादाना खरोखरी या व्यापाची काही गरज नव्हते हा सगळा व्याप ते सोडून राहू शकले असते साक्षात विष्णूचा अवतार असल्या कारणाने विष्णूच्या अवताराला हे सगळं जमत काय की सगळ्या या जगदोद्धाराची चिंता वाहून सगळा व्यवहार सगळा करून खेळ खेळे परी दाई न सापडे आणि जाताना खेळची वास्तविकेची आवश्यकता त्यांनी हे हो केलं ते हे तुमच्या आमच्या सगळ्यांचं म्हणजे ज्याना ज्याना याच्यापासून बोध झाला जे जे या अवस्थेला पुन्हा प्राप्त झाले त्या सर्वांच्या भाग्याचा काही असा विशेष कि त्यामुळे दादांची प्रवृत्ती व्हावी झाली आणि ते लोण आता आपल्यापर्यंत येऊन पोहोचलं हेही त्यातले खरोखरी विशेष आहे अलौकिक आहे हे तुमचं आमचं कोणाचं सामर्थ्य नाही हे सामर्थ्य त्यांच्या सत्संकल्पाचं हे सामर्थ्य त्यांच्या पुण्याईचं त्या पुण्याईने ते आपल्याला आतापर्यंत सांगायला प्रवृत्त झाले हा त्यातला मूळ भाग आहे आता आपण कसंही सांगतो खरं पाहण्याच्या दृष्टी चटकन बदलू शकतात मी तुम्हाला सांगितलं दुसरी बाजू इतकी जबरदस्त असू शकते की पहिली बाजू पहिली का दुसरी पहिली याचा संभ्रम माणसाला निर्माण होईल असं लक्षात ठेव बघा आज अशी परिस्थिती निर्माण झाली समाजामध्ये की समाज एका विशिष्ट प्रवाहाने असा इतका ओघ जोरकस प्रवाह आहे त्यांचा की त्या जोरकस प्रवाहाला पण आपल्याला असं वाटतं आपण परमार्थाकडे निघालो हे बावळ का हे इकडे पळत आहेत हे बावळ आपलं चुकलं तर नाही ना असं परमार्थ करणाऱ्या भ्रांती निर्माण व्हावी असा या बहिरमुख आणि प्रवृत्तीचा प्रवाह चालू आहे त्यात पुन्हा या विज्ञानाच्या एकानेक शोधण्यात माणसाला बांबवून टाकले इतकं दिपवून सोडले कि भल्या भल्यांची बुद्धी आता राहील का न राहील शंका प्रत्यक्ष मनुष्य पूर्वी ध्वनी लहरी पाहत असे ऐकत असे आता प्रकाश लहरी तो डोळ्याने बघू शकतो ते संजय बघत होता का न बघत होता आम्हाला माहित आहे मग टेलिव्हिजनवर माणसाला आता बघायला मिळत याचा टीव्ही बसवला होता का टीव्ही मध्ये संजय येऊन बसलाय सांगता येत झाले कराण करून काय सांगता येत नाही पण असं झालंय कि जे ऋषी मुनीच आपण वर्णन ऐकतो त्या वर्णनाचं सत्य दर्शन घडवणार हे विज्ञान त्या ऋषी मुनींची वर्णन केवळ पुराणात ऐकायची लक्षणभर ऐकून मान डोलवत कथा सुख श्रवण व दर्शन या दोन्ही गोष्टी घडणाऱ्या स्थितीवरून कुणाची बुद्धी की ही म्हणायची इतका प्रत्यक्ष शोध लावला असताना माणसाची बुद्धी त्यात प्रवाहात जावी हे स्वाभाविक आहे आणि या प्रवाहाकडे लोकांची प्रवृत्ती अगोदरच प्राणी आता देहाची वरिया आदरू म्हणून पडला विसरू आत्मबोधाचा विज्ञानी त्याला केली मदत त्यांनी केली सहाय्यता काय अगोदरच आरशी त्याच्यात गुरुचा उपदेशी मग काय अगोदरच मनुष्य चंचल आणि त्याला त्याला अजून औषध चंचलतेची कस हे व्हायचं तेव्हा ही एवढी सत्य दर्शन बघून कोणाची प्रवृत्तीला निर्माण झालेली आहेहाल रूपानं मांडू शकतो किंवा दुसऱ्या शब्द सांगायचं ती बाजू जर मी मांडली तर तुम्हाला कळेल न कळेल पण भांबावून जास्त खरी कळेल न कळेल हा भाग करा पण तुम्ही भांबावून जाऊ शकता एवढी गोष्ट खरी अनेक उदाहरण आपल्याला सांगता येत एक छोटसं उदाहरण तुम्हाला देतो म्हणजे मला पुष्कळ उदाहरणाशी जात आहे पण मी तिकडे जात नाही मला जायचं नाही ना, पण कशासाठी सांगतो एक नमुना म्हणून आपलं रोवीच आपलं था। सांगता येते एक जण सांगा म्हणून विचारलं तर म्हणून एक सांगून ठेवतो एखाद्या स्त्रीला स्टेशन मध्ये म्हणा रेल्वेमध्ये म्हणा कुठेही आपण बसायला जागा मी आपली ही मर्यादा न उल्लंघन करता सांगणार आहे ह्याच्यापेक्षा मला जास्त धाल सांगता येत आहे पण ते ही जागा नाही म्हणून सांगायचंय त्याला जर आपण जागा दिली तर त्याचे दोन विचार मनुष्याच्या मनात निर्माण होणं संभवणे एक पहिला विचार असा निर्माण होणं संभवणे की हे स्त्री दाक्षिण्य दुसरा विचार असा संभवणे की दाक्षिण्याची ऐंशी तैशी आहे काय दाक्षिण्याची ही स्त्री दाक्षिण्याची ऐशी तैशी आहे एक साधी गोष्ट आहे ह्याच्यापेक्षा मी धाल ही गोष्ट सांगू शकतो मला सांगायची नाही तुम्ही एवढ्यावरून समजून घ्या सर असं होऊ शकतं एकाच विचारामध्ये एकाच व्यवहारामध्ये दोन विचार दोन बाजू आहेत आणि त्या क्षणात आहे हे स्त्री दाक्षण्य आहे का स्त्री दाक्षिण्याची आईशी तशी आहे हे सौजन्य आहे का सौजन्याची आईशी तशी आहे ऐशी तशी आहे असं म्हणणार बाजू जास्त माणसाला आवडते कारण ती जाय म्हणून ही माणसाला आवडते असं नाही कलियुग कोण स्त्री दाखण्य ठेवत कलियुग कोण स्त्री दाक्षिण्य ठेवतो काय जास्त सांगू शकतो सांगायच नाही पीठ असा आहे तुम्ही एवढंच सांगितलं मी याच्या पुढचं सांगू शकतो मी तर त्यात वावर कस काय मी तर त्याच्यामध्ये नांदतोय तेव्हा मला नांद जास्त सांगता येते त्याच्यामध्ये माझी नांदवणूक आहे देखील ना माझा रोजचा व्यवहार आहे त्यात अवघड आहे एवढी गोष्ट खरी तेव्हा दुसरी बाजू माणसाला मांडता येते आणि ती त्याच्यापेक्षा जाल असते ती इतकी असते की तीच पहिली आहे आणि पहिली बाजू दुसरी असं निर्माण होत असं वाटतं हीच गोष्ट ज्ञानीपुरुषाच्या बाबतीत आहे ज्ञानीपुरुष ज्ञानी विस्थान अवस्थे मध्ये येऊन लोकांना उपदेश कसा करू शकेल करू शकणार नाही मग केली त्यांची काय वाट त्याचे दोन मार्ग येते आम्ही सांगितलं तुम्हाला आमची तर वाट अशी आहे म्हणजे आम्ही त्याची वाट लावली ती अशी आहे आमच्या मतेनं वाट लावली शब्दात विल्हेवाट नाही लावले त्याची वाट लावली म्हणजे त्याची संगती आम्ही अशी सांगितली त्यांची सुसंगती अशी आहे की तुमच्या आमच्या प्रार्धाने जो कोणी मोठ असेल त्याच्या पूर्व कुठल्याही नेत्या महात्मा मृत्यूवर येण्याची निर्माण होते तो मृत्यूवर येतो आणि दय नेत्याला उपदेश आपल्या स्थितीला घेऊन जातो आपण आरेखे करीती तात्काळ नाही काळ वेळ त्या लागे किंवा हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून आणि त्याच्या या प्रतिभा अनुभूतीला या त्याच्या अनुभवामृताला वाचा फुटते आणि अनुभवामृता सारखा ग्रंथ जसा मौलीच्या आणि वाणीतना अभिव्यक्त झाला आणि तसाच अनुभवामृत तो ज्ञानीपुरुष आपल्यालाही सांगतो असा आमचा अनुभव आहे आमचं मत आहे आमचा निर्धार आहे आपला असो नसो आपला व्हावा असं माझा आग्रह हे नाही झाला तुम्ही माझा त्याच्याबद्दल काही तुम्ही दुसरी बाजू जरी धारण केल हा हा एवढं सगळं बघा शेवटी समजलं काय अगदी बघा नाटक आहे सगळं काय स्थितीवर मृत्यूवर येतो गोडव काहीतरी लोभ असल्याशिवाय शिष्याला कोण सांगतो ह्यांना काहीतरी शिष्याचं पाहिजे आहे म्हणून चाललंय सगळं हे ऐश्वर कसं चालत यांचं पोट कसं चालणार ह्यांचा प्रपंच कसा भागेल प्रश्न कसा चालेल हे वागतील कसे त्याच्यासाठी चालवणार दुकानदारी होता चा दुकानदारीच्या पेक्षा ही सौदेबाजी आहे की ज्या सौदेबाजीच्या गल्लीच नाव सुद्धा घेऊन एक होते इतकं सुद्धा माणसं म्हणायला भिनार नाही ओ, इतको इतकं सुद्धा म्हणायला माणसं भेणार नाही अगदी अंतिम हिडीस सौदीबाजी म्हणतात ती सुद्धा करण्याचा हा यांचा प्रकार चाललाय इतकं म्हणण्यापर्यंत लोक जातात आणि बडे बडे लोक जातात त्यांची नावं आत्ता सगळी निंदा करणारी ज्यांची केली जाते ती आणि चाललेला व्यवहार हा सगळा उघडा आहे चव्हाट्यावर आहे <laughs> मी सांगायची आवश्यकता नसल्यामुळे मी सांगा न समजलं तर तुम्ही समजून घ्यायचं मला ते सांगायचंय एक गोष्ट मला आपल्याला सांगायची की ही त्याची दुसरी बाजू आहे असं म्हणाले लोक तुम्ही करीत नाही आता तुम्ही कोणती बाजू धरायची ते तुम्ही धरायच ते माझ्याकडे नाही हे दोन्ही बाजू असू शकतात मांडणाऱ्याला मांडायचा याही पेक्षा अजून काही मांडता येईल पण मी या सगळ्या बाजू सांगितल्यासारखा झालेला आहे तेव्हा काय आपण समजायचं ते समजा मौरीच असं म्हणणं आहे आणि या म्हणण्याप्रमाणे हा प्रथम विचार आणि हा प्रथम विचार आपल्याला असं सांगतो की अनुभवामृताचा स्वाद जाला, प्राप्त झाला त्याच्या दृष्टीने हा बद्ध आहे हा मुक्त आहे हा मुमुक्ष असा भेद शिल्लक राहत नाही तो सगळ्याला ब्रह्मरूपतेने पाहतो हा त्यातला शब्दात एक असं सांगता येईल की आपल्या समोर आलेल्या मुमला साक्षी चैतन्य अधिष्ठान असं समजून त्याच्या उद्धारासाठी दयेने प्रवृत्त होतो आपल्यापासून जो दूर निघून गेला म्हणजे तारेच्या बाहेर गेला जो अज्ञात सत्य त्याचा अधिष्ठान ब्रह्म चैतन्य त्याचा विचार करायचं कारण माझं नाही कारण तेच माझ्या दृष्टीने नाही किंवा असलं तर त्याचं अधिष्ठान करून माझ्याने तेव्हा मी त्याचा विचार करण्याचं काय कारणेत राहणं संभव नये हे कसं घडत हे भेद कसे मावळतात त्याच्यासाठी एक दृष्टांत पाणी गंगावगाहनी आले सामान्य जे प्रवाह असतात त्या प्रवाहांच्या दृष्टीने महाराज म्हणतात की सामान्य म्हणजे गंगे व्यतिरिक्त असलेले आणि गंगेपेक्षा सामान्य असलेले जे इतर प्रवाह हो ते इतर प्रवाह हो आणि त्या प्रवाहाच्या द्वारे सर्व पाण्यांनी गंगेच्या स्नानात येईथं ठरवलं पर्व काळा म्हणाले आपण आता गंगेचं स्नान करूया कोणी ठरवलं पाणी आणि गंगाव गहना गंगेच्या अवगनासाठी गंगेच्या स्नानासाठी इतर सामान्य असलेले जे ओहळ इत्यादी ओढे त्या ओढ्यानी ओहळांनी असं ठरवलं आणि त्या ओहळ्यामध्ये वाहनाऱ्या पाण्यांनी असं ठरवलं त्या उदकांनी असं ठरवलं कि आपण आता सगळेजण मिळून गंगेच स्नान करू या पर्व काळाच्या निमित्त म्हणून त्या गंगेच्या स्नानात सर्वांनी यावं त्या प्रवाहांनी आणि परिणाम काय उदके ते सर्व सर्व ते किंवा पुढे भेटली सूर्याने अंधार निघाला सूर्याच्या दर्शनात अंधार जर सूर्याच्या दर्शनाला गेला तर अंधार अंधार न राहता तो जसा प्रकाशमय सूर्यरूप होऊन जावा अगदी त्या पद्धतीने हे भेद त्या ज्ञानीपुरुषाच्या दृष्टीने सदाचे संत आलेले असतात हे जे इतर प्रवाह आहेत हे सर्व प्रवाह गंगेमध्ये प्रवेश कराय करण्यासाठी निघाले अर्थात गंगा पण एक प्रसंग असा आहे की गंगा हे समुद्रात प्रवेश करायला निघते वर का लक्ष कारण तीर्थी जी त्रिभुवनी ते गडती समुद्रावगाहनी ओहळाला वाटत गंगेचं अवगहन करावं आणि गंगेला वाटत समुद्राचं अवगहन करावं ते समुद्राचं अवगहन करायला गेल्यानंतर तिची पण तीच तीछ स्थिती होती तिथे ओहळांची ओढ्यांची कथा सांगतायत ओढ्यांचं नची ओहळ्यांचं पाणी प्रवाह हे सर्व सर्व प्रवाह गंगेच्या स्नानाला आले ते गंगेमध्ये येऊन प्रवेश करतायत ना करतायत तोच तर गंगेमध्ये हे सर्वचा ओढा आहे हा ओहळा आहे हा अमक्या बाजूने आलेला आहे समक्या बाजूने आलेला आहे या सर्व गोष्टी सदातो सूर्यरूपच होऊन जातो ज्ञानेश्वर महाराजांनी या दृष्टांताचा हो हो अनेक वेळा वापर केला आहे अनेक ठिकाणी वापर केलाय नवव्याध्यायामध्ये ज्यावेळी प्रसंग आला की माझ्या भक्तीने मनुष्य प्राप्त होतो मदुरूप होते ज्ञानेश्वर महाराजांता है मला माम हे ये यो नया स्त्रियो हे हे योग्यता भेद हे सर्व योग्यता भेद स्वरूप प्राप्ति ने नहींसे होता ते मदुरूप तेला प्राप्त होता संगाइच अपने भक्ति च महत्म्य समझुन भगवान की माजा अल्या नंतर भावे मन सगले हो भेद मत तो स्त्री स्त्री है तो शूद्र है तो अंत्यज है तो पलकस है भेद शिलक राहत नहीं तो मधुरपते प्राप्त हो तो गोष करे जैसे तवची वोह जवण पवती गंगा जळ मग होती केवळ गंगारो महाराज म्हणतात ओढे नाले हे गंगेच्या प्रवाहाला गंगेच्या स्वरूपामध्ये जाऊन मिळत नाही तिथे जाऊन प्रवेश करीत नाही एकदा का ते गंगेच्या प्रवाहाला प्राप्त झाले ते त्यात प्रविष्ट झाले समाविष्ट झाले कि मग त्या गंगेमध्ये हा ओढ़ा <laughs> है हा ओहल है हा भेद अजिब रह रह सगंगा रूपच होन ज्यापे रह लि का खेर चंदन काष्टे हे विमंचना तवच घटे हे खैराचं लाकूड हे बाभळीचं लाकूड हे बोरीचं लाकूड हा भेद कुठपर्यंत असतो जोपर्यंत हे जो अग्निला जो जो जाऊन मिळत नाही तोपर्यंत जवळ हा कवती एकवटी अग्निवाजी सगळ्यांची मुळी बांधून वा एक एक त्याला जोपर्यंत त्या अग्नीमध्ये टाकलं जात नाही तोपर्यंतच हा भेद शिल्लक एकदा ते अग्निरो अग्निकुंडामध्ये पडले संबंध झाला की ते अग्निरूप होतात तसे क्षस्त्री वैश्यस्त्रिया काशूद्र अंत्यजादी जाती तवची वेगळं आली या जवळ न पवती माते जोपर्यंत मला प्राप्त होत नाही तोपर्यंत हा जातीभेद शिल्लक राहतो आणि मग मध्रुपतेला प्राप्त होतात त्यावेळी जाती पड़े बिंदुले, भावे होती जैसे लवन कण घी आगवे समुद्र समुद्राला जो पर्यत मिलत नहीं तो ही नदी हि गंगा नदी चमकी नदी हाघ हा, हा प्रवाह हा भेद व्यवहार कि व्यवहार भेद शेवटी महाराज असं म्हणतात भलती या जाती जन्मावे मग भजीजे का विरोधावे परिभक्त का वैर्या व्हावे माझी याचे असं घडण्यान काय होईल या लागी पापयोनी ही अर्जुना का वैश्य शूद्र अंगणा मधस्वरूपाला प्राप्त होतात हा सिद्धांत तिथेही प्रतिपादन केलाय तीच गोष्ट त्याच दृष्टीने अनुभवामृताचा स्वाद त्याला मिळाला नाही हा स्वाद का त्याने घेतला की हे सर्वच्या सर्व भेद नाहीसे होतात आणि तो अमृत रूप म्हणजे जीवनमुक्त होतो ब्रह्मरूप होतो नाही पैसाचे कस अशी परिस्थिती आहे कि सोन आपण घेऊन गेलो म्हणजे त्या सोन्याच्या परीक्षेचे काही प्रकार ठरलेले <laughs> त्या प्रकारामध्ये तापवणे कानस लावणे हे तापून पाहणे वगैरे त्यात एक वरकला म्हणजे कसवटी असते त्या वरकलीवर त्या कसवटीवर ते सोनं घासून बघायचं असत आणि त्याच्यावरून त्यांच्या नजरे तितक सामर्थ्य आले असतं की ते पाहून बरोबर सांगू शकतात की हे किती कसाचं सोनं आहे वानियाचा भेद म्हणजे कसाचा भेद हे चौदा कॅरेट आहे आता सगळं ह्या शब्दात बोलायचो कारण कीर्तनकारापासून नर्तनकारापर्यंत सगळे चौदा कॅरेट काय कीर्तन काळापासून नर्तन करापर्यंत सगळे चौदा कॅरेट झाले आहेत कोणाला काय नाव ठेवायचं काय कोण अपवाद विचारी असतील असतील ते त्या ईश्वराने रचना करून ठेवल्या की जगत व्यवहार त्याला आहे काही मुक्त बद्धाना आणि मुक्षणा मुक्त करायचं आहे म्हणून त्यांच्यासाठी योजना म्हणून जे त्याचं स्वतंत्र डिपार्टमेंट आहे ते काय बारीक रूपांना काम करीत असेल ते करीत असेल तेवढा पगार नयला जातो देवाला द्यायला लागतो म्हणजे त्यांची सेवा करावी लागते न करीत सर्व का असं हे स्वतंत्र डिपार्टमेंट आहे की त्याची व्यवस्था करायला कुणी आला नाही तर देव स्वतः येतो तिथे असं एक जिवंत ठेवलंय ते कुठे असेल ते असेल पण बहुतेक सगळीकडे स्थिती आता अशी निर्माण झाली किंवा हो पाहत एवढं म्हणायला काही ठरत तेव्हा सगळीकडे चौदा केलाय चांगलं करायचं विकलं जाऊ लागलं एकाच बाजारामध्ये हा व्यवहार सगळा होऊ लागला त्यावेळी तुकाराम महाराजांना सांगण्याची वेळ आली भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग्रानी ब्रम्ह ज्ञान ब्रम्मी भोग ब्रम्हनु यांना देहाच्या निरसनी पावी जे या ठाया माझी आय सी काया हे उदकाग्नी धान्य झाल्या घरी पाक एका विण एक कामाने सरते शेवटी तुकाला महाराजांना असं म्हणायला लागल कि तुका म्हणे मजकळते चाचणी गडबडीची वाणी आठवास तेव्हा हे खरं आहे काय असं बोलणं खोटा आहे का केवळ बडबड घ्यायचे चाललेले आहे अनुभवा वाचून बडबड चाललेली आहे हे म्हणाले मला समजता असं म्हणण्याची वेळ आली त्यावेळी त्यांना भक्तीचं स्वरूप सांगण्याची वेळ आली त्यांना वैराग्याचं स्वरूप सांगण्याची वेळ आली त्याला त्या त्यावेळी त्या लोकांना महाराजांना ज्ञानाचं स्वरूप सांगण्याची वेळ आली हे भक्तीचं ज्ञानाचं वैराग्याचं यथार्थ लक्षण सांगण्याची वेळ का आली तर खरं आणि खोटं एकाच मापाने विकलं जाऊ लागलं म्हणून काय कारण त्या काळात असं घडलं होत त्यांचं वाङमय ना कसं कळायला काय त्यांनी वाङमय असं करून ठेवले की ज्याच्यामुळे आपण ही निवड करू शकतो किंवा आपल्या भाग्यानं आम्हाला चिंता नाही तुम्ही कुणाला असली तर असो मला स्वतःला चिंता नाही म्हणजे का नाही त्याच कारण मला असा जाणकार पारखी भेटला त्यामुळे आम्हाला तर चिंता नाही कुणाला असेल त्यांनी करावी चिंता तर काहीच वेळेला त्यांनी करावी चिंता आम्हाला त्याची चिंता नाही कारण ताच्या मनाची पारखी मिळाली दादा असे मिळाले कि ज्या पारखी पुरुषाने आपल्याला याचा निवाडा करून आम्हाला आयुन दिले हे घडतो त्यावेळी खऱ्या खोट्याचा निर्णय सांगायला लागतो एखादा गुरुजी असं म्हणत अस मिरच्या बाजारामध्ये आपण गेलो फसलो किंवा भाजी मंडळी मध्ये जाऊन फसलो म्हणजे किती नुकसान होतं चार आणण्याचं होतं पैसा दोन पैशाच वाटतं कारण भाजी म्हणजे फार यायची पैसा तो पैशाचा नुकसान व्हायचं याच्यापेक्षा किती हानी व्हायची पण सोन्याच्या बाजारामध्ये किंवा रत्नाच्या बाजारामध्ये मनुष्य फसला ह्या शब्दाचा अर्थ दिवाळ्या निघायची वेळ येते काय <laughs> दिवाळ्या निघायची वेळ येते त्या पद्धतीने प्रपंचामध्ये जर मनुष्य फसला तर त्याला कुठेतरी त्याला भरून काढता येते म्हणून पण परमार्थामध्ये जर मनुष्य फसला तर मग मात्र जन्मजन्मार्थ दुःख भोगायला लागतं अनर्थ ओढवतो असा ही हानी आणि तो अनर्थ असा त्यातला लक्षात ठेवा कार त्या सोन्याची परीक्षा करणं फार अवघड आहे पितळ म्हणून सोनं विकलं जातं सोनं म्हणून पितळ विकलं जातं काय फरक काय मनुष्य पदरात येईल काही सांगता येत नाही खरं सोनं त्याला पितळ समजेल अन्योन्याभ्यास झाला म्हणजे कशाला काय माणूस समजेल काही सांगता येत नाही सारावंश असते त्या वर्कलीवर घासायचा आणि मग तो तो सांगतो की हे चांगला आहे हे वाईट आहे वगैरे ज्ञानेश्वर महाराज दृष्टांत देतात कि जो ती कसवटी आहे ती ती त्यांची ती दगड आहे एक प्रकार इथे परीस आणला महाराजांनी त्या दृष्टात की ती जी कसवटी ती कसवटी परिसाची आहे तर परिसाची जर ती कसवटी असेल ती कसवटी घेऊन जर आपण मनुष्य त्याची परीक्षा करू लागला तर लोखंडाच ही सोनं व्हावं असं सामर्थ्य त्या स्पर्शामध्ये आहे त्या परिसामध्ये आहे ते, ते लक्षात घेऊन महाराज म्हणतात जोपर्यंत परिसाची कसवटी हातात घेतली नाही आणि त्याच्यावर आपण ते घासून पाहिलं नाही सोनं तोपर्यंत हे सोनं हेळ कसं हे कमी दराचं आहे हे उत्तम दराचं आहे हे बावन्न कसे आहे हे नव्याण्णव नंबरी आहे हे अठ्ठ्याण्णव नंबरी आहे हे चौदा कॅरेट आहे असल्या प्रकारचा जो भेद आहे तो शिल्लक असतो निरनिराळे हे कसाच्या ज्या पायऱ्या आहेत हे निरनिराळे प्रकार निरनिराळे हे भेद ते कसाचे भेद बोलले जातात त्याविषयी जा व्यवहारही केला जातो पण परिसाची कसवटी जर मनुष्याच्या हाती आली तर मग मात्र त्या कस पर... कसवटीच्या म्हणजे परिसाच्या स्पर्शाने काय परिणाम होतो कमी कस म्हणून असा शिल्लकच राखणे उत्तम कस म्हणून असा शिल्लकच राखणे उत्तम कस आणि कमी कस असा विषय संपतो आणि ते सगळे पंधराच्या भावाचे म्हणजे उत्तम योग्यतेचे बावन्न कशी ज्याला असं तेव्हा शंभर अशा प्रकारचं उत्तम सोनं सगळीकडे होत असल्यामुळे तेसे लोखंड सोने हा जर भेद शिल्लक राहत नाही तो जर सदाचा लोकून जातो तर मग इतर भेद उरत नाही ते काय सांगायचं कारण हे सोनं म्हणाले उत्तम सोनं हे दात लागे सोनं हे हिणकच सोनं आहे आता आता पैसाचा जर संबंध झाला लोखंड सोनं आता जर वेद शिल्लक राहत नाही तर हिणकत आणि उत्तम सोनं हे कमी दराचा सोनं हाही व्यवहार शिल्लक राहणार नाही हे सर्व वेद मावळून एकमेव उत्तम दर्जाच जसं सोनं व्हावं त्याच पद्धतीने जोपर्यंत या अनुभवामृताचा लाभ होत नाही तोपर्यंत हा बद्ध आहे हा मुक्त आहे हा मुमुक्ष पण पाचव्या पायत हा हा सहाव्या पाय हे उगीच चिकित्सवर जे झाले त्याची गोष्ट करून द्या झाल्या ते चिकित्सा करायला प्रवृत्त होत पण रिकामटेकडे म्हणून ज्याला म्हणतात ना रिकामा न्हावी आणि भिंतीला तुंबड्या लावी अगदी आजही म्हण खरी आहे बघा आजही म्हण खरी आहे किती तरी माझ्या डोळ्यासमोर असे उदाहरण आहेत फक्त आपल्याला हे सांगायचं ठिकाण नाही हे सदत सद वावरतो तेव्हा हे दिसतं इथे बसतो तेव्हा ते पण ती जागा आहे की हे बोलायचं नाही असं तापयंत सांगणं असल्यामुळं काय आपल्याला बोलायचं पण हे म्हणणं खरं आहे एवढं खर काय हे म्हणणं खरं एवढं खरं असं सांगण्याचं तात्पर्य तर रिकामे माणसाला हा उद्योग म्हणून तर या अवस्थांचं वा दोषांच जर मनुष्याला ज्ञान झालं तो परनिरीक्षणामध्ये प्रवृत्त होतो परदोष दर्शनामध्ये प्रवृत्त होतो पर अवस्थेचं चिंतन करण्यामध्ये माणूस प्रवृत्त होतो त्याला असं लक्षात येत नाही की दुसऱ्यांच्या अवस्थांचं चिंतन करण्यामध्ये दुसऱ्यांच्या गुणदोषांचं चिंतन करण्यामध्ये मला काय लाभ का आहे त्याच्या माझा वर्तमान काल व्यर्थ जातो हे त्याला कळत नाही पण काय करता निंदा व्यंजक पदोच्चारणा विना त्याच्या वाणीला त्याच्या हव्यासाला त्याच्या निंदा करण्याच्या हवेला आणि शमणच संभवत ती त्याची हाव संपवण्यासाठी शमविण्यासाठी अगदी पष्ट शब्द सांगायचं म्हणजे निंदा करण्याचा कंडू शमण्यासाठी अशा निंदा व्यंजक पदांच्या उच्चाराविना त्याला समाधान वाटत म्हणून त्याच्यासाठी तो ते उच्चारण करीत असतो आणि आपला चांगला काळ वाया घालवित काय त्याला इलाजच अशी परिस्थिती आहे एकंदर्भाव्यात काय उपयोग काय त्याचा करण्यामध्ये पण माणसाला असं वाटत नाही आशिष पाचकी वसुती निंद कापाची हे आपलं स्तुती सांगायला ठीक आहे तसाच किंमत अवघड आहे केवळ असं ठरवलं की आयुष्यात कोणाची निंदा करायची नाही आणि स्तुती माणसाची करायची नाही अवघड आहे का अवघड आहे पडील वळण निर्म नि करीत आलला माणूस आता काय थांबतोय मरताना सुद्धा काहीतरी वास्त्रिर्त म्हणूनच मरला इला आपण काही करू शकत नाही त्याला तेव्हा हा कोणत्या अवस्थेत आहे ह्याचं चिंतन करण्यामध्ये तू असेल तो कोणत्या काय अवस्थेत असते ना तू आपली भूमिका वाढवण्याचा प्रयत्न करणार अगदी कैवल्याश्रम कर स्वामींच्या शब्दात बोलायचं तर ते म्हणायचे तुम्ही सहाव्या भूमिकेत आहे ना आता सातव्या भूमिकेचा प्रयत्न करा अहो कसली भूमिका चित्ताची ना चित्त माझा नाही आहे भूमिका वाढवण्यास सांगताय ते म्हणायचे तुम्हाला नाहीये बोलताय नाव करताय ना मग त्या व्यवहाराचा धन्य ठेवायचं नावाप्रमाणे होते म्हणजे काल आपल्याला मी त्याबाबत बोललेला आहे काय त्याबाबत मी आपल्याला बोललेला आहे त्यामुळे आता मी काही त्याबाबत बोलत पण ते नावाप्रमाणे होते एवढा आज आपल्याला सांगतो सारांश ही अवस्था प्राप्त करून घेऊन हा ही स्थिती भांगडीत पडत नाही त्याच्या दृष्टीने सगळे कृतार्थ मुक्त आहेत असा असल्या कारणाने ज्ञानेश्वर महाराजांनी हा दृष्टांत आणखी एका ठिकाणी दिलाय महाराज म्हणतात हा दृष्टांत देण्याचा प्रसंग असा आहे कि दाने जे निर्देशो ब्रह्मण त्रिविध स्मृत की ज्या आणि नामाच्या उच्चाराने आणि ना संपूर्ण जे आपलं कर्म आहे हे कर्म आणि प्रशस्त स्वरूपाला प्राप्त होता असा तिथे विषय या विषयामध्ये ओम ने कर्म ओम या उच्चाराने कर्माचा प्रारंभ करावा सतने कर्म मुम असेल त्याने ब्रह्मांपण करावं मुमोक्ष आणि सतने हे समर्पण करावं आणि सरते शेवटी आपण केलेले जे हे कर्म या कर्मामध्ये जर कुठे न्यूनता असेल कुठे जर काही होणेपणा असेल तर तो होणेपणा निवृत्त करण्यासाठी म्हणून शेवटी सतनामाचा उच्चार करावा असा त्या नामाचा विनियोग सद्भावे, आहे सद्भावी साधुभावी प्रयुज्यते प्रशस्ते कर्मणी तथा सचशयुज्यते असं तिथे स्पष्ट म्हटलेलं आहे हे सांगत असताना त्या नामशक्तीचाही पुष्कळ आणि परी नुरेची अवधारी निवडू नये ती सागरी जैसिया नदी महाराजांनी तिथे मुद्दाम असा दृष्टांत दिलाय की सागरामध्ये नदी आहे हा प्रवाह आहे हा ओघ आहे असं तिथे निवडता येत नाही उलट तुझ प्रती ब्रह्मनामाची ही शक्ती सांगितली उपपत्ती डोळसा काम तू मर्मज्ञादन केला नामशक्ती सांगितली नामशक्ती इतक्या प्रकारे सांगितले तिथे कि या नामशक्तीने ब्रह्मदेव पूर्वी एकला याचा वेढा ब्रह्मा होता पण त्या ब्रह्मदेवाला विश्व सृजन योग्यता जी लाभली त्याच कारण या नामाची शक्ती आहे शक्तीने ते पूर्णतेला पावत पूर्ण होत असाधु कर्माला साधुत्व प्राप्त होत नामाच्या शक्तीने निर्विशेष ब्रह्माची प्राप्ती होते उलट महाराजांनी असं म्हटलेलं आहे ते ओम तत्सत पाहे पा ओम तत्स आयसे स्वयंप्रकाश जो परमत्मा किशाने संपूर्ण दृश्य प्रकाशित होते ज्यादा सत्तेने सत्तामान होतेदान स्वरूप अशा परमेश्वरा पर्यत नोचव है निर्विशिष्ट ते ब्रह्म जर आपण बघू लागलो तर ते ब्रह्म कसा आहे कोणत्याही विशेषणाने युक्त नाही ते अत्यंत निर्विशेष आहेत कि मोहना अशेष विशेष रहित सामान्य विशेष भाव रित ससामान्य निर्विशेष स्वरूपाचं ते ब्रह्म आहे ते ब्रह्म चोखट ते परब्रह्म अत्यंत शुद्ध निरूपाधिक आहे आविद्यादी मलरहित आहे तयाचे हे आतुवट व्यंजक नाम महाराज म्हणतात हे जे नाम आहे ना हे नाम तुला मी जे सांगितलं हे आतुवट आहे आतोवट म्हणजे अंतरंग आहे अत्यंत अंतरंग त्या भगवंताच्या प्राप्तीचं साधन आहे अत्यंत जवळच हे साधन आहे की ज्यामुळे तू त्या देवाला प्राप्त होऊ शकशील आणि त्यास व्यंजक महाराजांनी तया हे तयाचे हे आतोवट आणि व्यंजक नाम ना। म्हणजे ना त्या परमेश्वराला अव्यक्त परमेश्वराला व्यक्त करणार आहे नाहीतरी तत्मती महावाक्य हे सुद्धा एक भगवंताचं नावच आहे आणि त्या नावाने आतोवट अत्यंत अंतरंग हे नाम ते नाम त्या निर्विशेष परब्रह्माला व्यंजक म्हणजे व्यक्त करणार आहे अभिव्यक्त करणार आहे असंही आणि त्याचं महत्व भगवंतांनी त्याला प्रतिपादन केलं इतकं नव्हे तर हे नाम इतकं महत्वाचं आहे कि या नामाचा आणि तुला आम्ही उपदेश करते असाही उपदेश प्रतिपादन केला महत्व म्हणजे असं त्याची शक्ती सांगितली की ज्या शक्तीमध्ये असं सांगितलं उदयेला आकाशी रवीची रवी, रवी प्रकाशी हे नाम व्यक्ती ते करी म्हणून त्रक्षर हे नाम नवे जाने केवल ब्रह्मी कर्म जे जे केजे ते केदाने तपादे के ही गहने होने ठा सग जारी आल या नामाचा विनियो तुला या नामाचा अर्थ तुला इतक एकदा म्हणे चौथ्यांदा जेवढी म्हटलं तेव्हा ते म्हणाले बायको माझी मिले तुमची नव्हे ते म्हणले असं आहे तुम्ही काढ्याची पीठा नाता मी या सगळ्या ग्रंथाला म्हणले पहिल्यांदा आग लावता <laughs> का उपयोग आहे म्हणले सांगायला काय का उपयोग आहे एवढ्या पत्नीच्या विवृत्त होऊ शकत नसेल त्यावेळी जर तुम्ही आनंदात राहू शकत नसाल क्षणभर मनुष्य अंतरकरणाचा धर्म मान्य करू शकता क्षणभर मनुष्याला दुःख होते त्याच्याबद्दल आत कुठपर्यंत ते जाऊन त्याचा पाझर कुठ म्हणजे ते पाझरले कुठपर्यंत झिरपले कुठपर्यंत ते बघितलं दुःखही असं अंतःकरणापर्यंत जाऊन झिरकून पोचत असत ते दुःखाची आग पाकडलेली कुठपर्यंत पोचले याची एक परीक्षा आहे त्या परीक्षेनंतर दादा हे बोलतयो डोळ्यामध्ये अंजन दो, घातल्यासारखं झालं त्यांना वाटलं बरोबर आहे आपण एवढं मिळवलं ज्ञान आपण एवढी क्रिया केली एवढी भक्ती केली म्हणजे क्रियेचं भक्तीचं आणि ज्ञानाचं परिवर्तन जर आनंद कोणत नसेल तर हा सुशिक्षित बेकार नाही तर कोण कोणी म्हणेल बा का तुम्ही झालं दादांची एक बाजू दुसरी बाजू सांगा ना दादा अशा योग्य होते दादा साताराला प्रवचन करीत होते आणि प्रवचनामध्ये त्यांची तार गेली तुमची पत्नी वारली वाढली म्हणून ठेवून दिली दादा ज्या वृत्तीमध्ये मग होते त्या वृत्तीमध्ये प्रवचन जसं त्या तस ज्यो किंव जणू आत्मा एवढ्या सगळ्या अध्यक्ष पदार्थामध्ये अनुच्युत असावा ब्रह्म एवढ्या सगळ्या ब्रह्मांडाची क्रिया होऊ नये जसं ते निर्विकार असावं त्याप्रमाणे दादा निर्विकार वृत्तीचे होते पाऊल काही अशा दशेमध्ये होते सगळं संपल्यानंतर चौकस म्हणजे चौरस नव्हे चौकस म्हणजे चौरस नव्हे चौकस म्हणजे चिकित्सा गायब नसताना चौकस हा आता तारखले म्हणजे काही नाही बायको महिने म्हणले काही नाही चालायला लागले दादा विचार नाही केला त्याचा म्हणजे लोकासांगे ब्रह्मज्ञ आणि दुष्कळ असतात पण दादा लोका संघी वर्गातले नव्हते ते स्वतःही त्या वृत्तीला पावलेले होते याला म्हणायचं काय खरा आनंद रूप त्याला पावलेलं म्हणून संपूर्ण जीवन व्यवहार आपली भक्ती क्रिया आपली शारीरिक क्रिया आपली मानसिक क्रिया आपली दृश्य क्रिया आपण मिळवलेलं ज्ञान या सगळ्यांचा हिशेब जर घ्यायचा असेल आढावा काढायचा असेल तर आनंदापासून त्याचा आढावा काढायला आनंद परिवसा झाला असेल तर तो व्यवहार चांगला आनंद परिवसा होत नसेल तर तो, तो तो बेकार आहे म्हणूनच असलाय पण त्याचं पर्यावसान आनंदात होत एक वकील वकील झाला जे कोर्टात जाताना लोकांच्याकडनं उचण्या आणून शिवलेला जो बोट होता ना तो शेवटवरित त्याला फोट काही पुन्हा आला नाही माझी गोष्ट संपली एवढं सांगायचं की पैसा मिळवून त्याचा आनंद त्याला झोपताला तो विद्वान होता अदृष्टी त्या परिभाषेत बोलायचं म्हणजे प्रपंचामध्ये प्रयत्न लागतो प्रपंचामध्ये ज्ञान लागतं आणि आदृष्टाच्या अनुकूला ज्ञान होता प्रयत्न होता ज्ञानाचा माणूस होता असखलित इंग्रजी व्यवस्थित बोलायचा एखादी केस चालवायचे म्हणजे व्यवस्थित चालवायचं नवे नवे काही वकील लोक त्याच्याकडून सल्ला विचारायचे इतकं नव्हे तर कोर्टामध्ये अतिव्यवस्थित बोलायचा शहाणे उपयोग घ्यायचे पण त्याला काही त्याच्यात यश आलं नाही कोर्ट शेवट येतोच कोर्ट काही नवीन कोणाला घालता त्याला घेता आला नाही का आदृष्ट असं वाईट नाही त्यालाच नाही म्हणजे त्याचं परिवर्सन आनंदात होऊ शकत नाही म्हणून बेकार थांबतो तस कर्मामध्ये आणि उपासनेमध्ये ज्ञान असावं लागतं त्याप्रमाणे क्रिया करावी लागते अपूर्व निर्माण आणि तत्वज्ञानामध्ये फक्त ज्ञान लागतं की ज्या ज्ञानाचं ज्ञानात आनंदात असतो इथे दुसरं काही लागत नाही वाचूनही उपायशी जितुकी ही गुंफीसी अधिकही रुखी असाच हा प्रकार असल्या कारणाने केवळ ज्ञान की जे ज्या ज्ञानाच्या पूर्वी सगळ्या क्रिया ज्ञानाच्या पूर्वी सगळ्या उपासना ज्या ज्ञानाच्या पूर्वी सगुण साक्षात्कार ज्या ज्ञानाच्या पूर्वी संपूर्ण योगाभ्यास हा सगळा संपलेला आहे सर्व कर्मात किलं पार्थ ज्ञाने परिसमाप्त ते असलं ज्ञान की ज्या ज्ञानानंतर आता कर्तव्य नाही ज्या ज्ञानानंतर आता क्रिया नाही आता ज्या ज्ञानानंतर बोलणं नाही ज्या ज्ञानानंतर आता भावना नाही ज्या ज्ञानाच्या पुढे आता ज्ञान नाही आता ज्या ज्ञानाच्या पुढे केवळ ज्ञानरूप्रतांगात केवळ अनुभूती रूप स्थिती की जी अनुभूती अमर स्वरूपाची अनुभूती आनंद रूप आहे आनंद हीच एक महत्वाची गोष्ट असल्या कारणे महाराज म्हणतात माझा हा अनुभवामृताचा जो सण अनुभवामृत रोज जो आनंद हा आनंद देशकाल इत्यादी कावर्जित केवळ आनंद म्हणजे आनंदा आनंदा आनंदा, आनंद आनंदाचे दोहे आनंद तरंग आनंद एका आनंद आनंद तुम्ही काही नाही आनंदच असा असल्या कारणाने महाराज म्हणतात की हा एखाद्या दिवसापुरता काही सीमित दिवसापुरता हंगामी सीजनल हा सण नसून हा निरंतरता सण असल्याकारणाने योगी आपवाळी निरंतर ही निरंतरची दिवाळी होते ही दिवाळी हा आनंद हा सण सर्वत्र हा सण सदा आहे हा सण समरूपाने लाभणार हा सण हा आनंद प्रत्येकाचं स्वरूप आहे प्रत्येकाच्या हृदयात आहे ज्याप्रमाणे स्त्रीच्या शरीरामध्ये तारुण्य आहे ज्याप्रमाणे ऋतूमध्ये ऋतू पूर्वी वृक्षाच्या अंगी सुपल सुफल सुफलित सा, होण्याचा सामर्थ्य आहे एक प्रकारची अद्भुत शक्ती आहे पण ती शक्ती आविष्कृत होण्यासाठी स्त्रीला ज्याप्रमाणे प्रिय समागमाचा अपेक्षा आहे निमित्त आहे त्याप्रमाणे किंवा वसंत ऋतूच्या आगमनाची त्या शक्तीला अभिव्यक्त करण्यासाठी आवश्यकता अगदी त्याच पद्धतीने आपल्याही ठिकाणी अंतर्भूत आहे या चतुर्विध कृपांची आवश्यकता चतुर्विध कृपा आणि आपला स्वतःचा प्रयत्न या दोन गोष्टी आवश्यकता आपल्या प्रयत्नाने व श्री गुरूंच्या कृपेने ही अनुभवामृताची स्थिती नवनिर्माण ही तो तो हे त्याच्यामुळे केवळ अभिव्यक्त होते एवढं एवढं लक्षात ठेव की मोनाही खरं सांगायचं सामान्य रूपाने तुम्हाला ज्ञान आहे हा आनंद तुम्ही रूपाने भोगता आहातच आनंद भोगता आनंद आहे पण तो अज्ञानाने आवृत आहे त्या आवरणाने विवर्जित अशा आनंद रूप तुम्ही प्राप्त होणं हे या आनंद सणाचं किंवा या अनुभवामृत सणाचं महत्व असल्या महाराज म्हणतात हा अनुभवामृत जो सण आहे हा आनंद अतिशय महत्वाचा असल्या आनंदाच्या अनुभवावर आनंदाचे जरंग आहेत आनंदाचा आनंदाचा अंग आनंदच आहे असा अमृत रूप अनुभव की ज्याच्यामध्ये भोग्य भक्तृत्वाचा त्याग करून हे विसरे भोग ते पण आहे आनंद तर खरा हा अंगातील आनंद सुरते आपल्याला भोगामध्ये मिळवायचा आनंद माहिती आहे भोगाने आनंद आपण आनंदी होण्याची सवय लागली त्या सवयीचा परिणाम म्हणून आपल्याला ही गोष्ट लक्षात येत नाही तर भोग निरपेक्ष आनंदाची स्थिती असल्याकारणाने या अमृत अनुभवामध्ये भोग्य भक्तृत्वाचा पूर्ण परित्याग करून केवळ आनंद रूप होऊनच अनुभवामृताचा सण निरंतरचा साजरा करण्याचा हा एक अलौकिक लोकोत्तर स्वरूपाचा लोकविलक्षण स्वरूपाचा प्रकार आहे तो सर्व जगाने साजरा करावा सर्व विश्वाने साजरा करावा व विश्वातील सर्व सणांनी पण हा साजरा करावा कारण हे सर्व सण या सणात अंतर्भूत आहे सर्व आनंद या आनंदात अंतर्भूत आहे याच आनंदाच्या संबंधाने अन्यत्र आनंदाची प्रती येते हे रेवी अन्यत्र आनंद कोणताही नाही म्हणून मौली सांगते कि या एकंदर ब्रह्मांडामध्ये विद्यमान असलेल्या साध्या सणांचा तुम्ही हिशेब करा हे सण सगळे साधे आहेत अगदी सोपे वर्पंग आहेत उथळ आहेत या उथळ आनंदांचा तुम्ही विचार करा या उथळ सणांचा जर आपण विचार करू लागलो तर सगळीच्या सगळी सण नाम सगळेच्या सगळी सुख म्हणजे सगळेच्या सगळे आनंद हे सर्व आंतर असोत का बाही असतो सुनासो, सुनासो, आनंदासो, आनंदासो, विचार केला तर हे सर्वच्या सर्व आनंद सर्वच्या सर्व उत्सव सर्वच्या सर्व सुख सर्वच्या सर्व सुख विशेष या सत्सामान्य सुखामध्ये अंतर्भूत होत असल्या कारणाने या सुखापेक्षा आता मोठं कोणतही सुख नसल्या कारणा या आनंदापेक्षा आता मोठा कोणताही आनंद नसल्या कारणाने ती सर्व सुखे ज्याच्यामध्ये सामरस्याला प्रापतो सर्व आनंद ज्या आनंदामध्ये आनंदा सदाचे विलीन होतात किंमना नतमस्तक होऊन त्या आनंदाच्या पायावर हे सगळे आनंद पाय लोक जे ठेवतायत ते पुन्हा उचलायला तयार नाहीत येथो नि अशी सर्व आनंदांची सर्व आनंद म्हणतायेत आम्ही आनंद कोणत्या तरी उपाधीच्या द्वारे अभिव्यक्त होणार आहे किंमत आम्हाला कधीतरी कोणाची तरी अपेक्षा आहे निरपेक्ष आनंद म्हणून त्याला म्हणतात तो आनंद हा असल्या कारणाने हा निरंकुश स्वरूपाचा आनंद असल्या कारणाने या निरंकुश आनंदामध्ये आम्ही सदाचे समरस हेच आमचं काम हे जे भले असं समजून सगळेच्या सगळे आनंद सर्वच्या सर्व सण या सणामध्ये अंतर्भूत होतात या सणामध्ये सामरस्याला प्राप्त होतात ओहळ गंगेला प्राप्त होतो गंगा समुद्राला प्राप्त होते सगळे समुद्र रूप होतात त्या पद्धतीने सर्वच्या सर्व सण छोटे सण मोठ्या सणात मोठे सण या महा या सणात सदाचे अंतर्भूत होतात सम प्राप्त होतात म्हणून महाराज सांगतात कि नित्य निरतिशय निरंकुश अनुभवती स्वरूप अमृत म्हणजे ब्रह्म ते ब्रह्म सुख म्हणजे या अनुभवामृताच मुख्य आणि आनंदाचा खराच हो सर्व विश्वाने सुखाने उपभोग घ्यावा म्हणजेच सर्व सुखाने सर्व विश्वानी सहजच नित्य निरतिशय ब्रह्मानंदात चिरस्थिर व्हावं असं महाराजांचं म्हणणं कि तेला उना आता उना या अनुभवामृत सणाच्या साऱ्या विश्वाने सुखाने सुखाचा उपभोग घ्यावा हो आपली स्वतःच्या मनात मनी मानसी असलेली अर्थात चांगल्या शब्दात बोलायचं तर संत सम्राट आणि विश्वमाऊलीच्या मनात असल्या कारणाने त्या विश्वमाऊलीच्या मनी मानसी असलेली जी अपेक्षा थी थी विशाल असले ही अपेक्षा ह्या अपेक्षेचा उच्चार अपेक्षे थोडस परिचिन स्वरूपाची असलेली ही अपेक्षा पण एक स्वभाव आपल्या समोर बसलेले आपले श्रीगुरु सदाशिव श्री निवृत्तीनाथ सिद्धेश्वर त्यांच्या समोर आपली वाङ्मय कृती त्यांच्या आज्ञेनुसार त्यांच्या समोर मांडायची असल्या कारणाने होईना पण मौलीने सणे विश्वाचे असं ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतः मौलीने फि सूचित केलं याचा अधिकारी सांगितला याचा विषय सांगितला आणि एवढं सगळं सांगून या ऊबीमध्ये आपली स्वतःची ही असलेली वाङ्मयी सेवा वामई कृतीरूप सेवा ही आपल्या श्री गुरु चरण्यास समर्थन करू आका विश्वास मते दैवी ये हे वाक्य ने तो करावे तो जो की मगदावे नानी जिं हाची मंत्र जी चालू दया सर्व겁ी रवि वा गुरुदा स्पर्शरे करो मैत्रनाथ जी गोदार से निमिराऊ विश्व धर्म सूर्य अनवरय कूपमदै पितो प्रया पुदा त्रार जलप तस्य आरु जितेरा चिंता मजेगा विभोलते जे हरनव पीरूषाति चंद्रमेजे अवंचना ला तंड दे तापहीन ते, ते, ते, ते, ते सर्वाही सदा सज्जन सोयेहुम न सर्वस्थी पूर्ण वगुण धीरो म्हणून ज्ञानेश्वर म्हणतात त्या अमृता स्वरूप आनंदाच्या सोहळ्याचा सर्व सर्वश्वाने उपभोग्यवादी श्री सिद्धानवान अनुभवामुखी ग्रंथपरिहारक दशमरण संपूर्ण श्रीकृष्ण प्रमस्त ऐ सी एखे ऐ सी एखेके कुंदरी गौरधारी विठ्ठल श्री नादेव सुभारा साखर महाराजी